पुस्तक सर्वोदय लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे सत्य काय आहे गेल्या तीन प्रकरणांमध्ये आपण पाहिले की अर्थशास्त्रज्ञांनी जे सर्वसामान्य नियम सांगितले ते चुकीचे आहेत त्या नियमांप्रमाणे आचरण केल्यामुळे व्यक्ती आणि समाज दोघेही दुखी होतात गरीब अधिक गरीब होतात आणि श्रीमंत अधिक श्रीमंत आणि तरीही दोघांपैकी एकही चुकी होत नाही अर्थशास्त्री माणसाच्या आचरणाचा विचार न करता अधिक पैसा गोळ्या करण्यालाच प्रगती समजतात व जनतेच्या सुखाचा आधार पैशाच आह असतात त्यामुळे कला कौशल्याच्या वाढीन जितका अधिक पैसा मिळवता येईल तितका पैसा मिळवावा असे त्यांना सांगण्या असत अशा प्रकारच्या विचारांच्या प्रचारामुळे इंग्लंड आणि इतर राष्ट्रांमध्यखाने वाढल्या आह अनक्क लोक शहरात गोळा होतात आणि शेतीवाडी सोडून देतात ग्रामीण भागातील स्वच्छ सुंदर वारा सोडून कारखान्यातील घानेड्या वाऱ्यात रात्रंदिवस श्वासोच्छवास करण्यात सुख मानतात यामुळे जनता दुर्बल होऊ लागली आहे लोभ वाढू लागला आहे आणि अनैतिकता पसरू लागली आह अनिती दूर करण्यासंबंधी आपण बोलू लागलो तेव्हाही अनिती दूर होणे शक्य नाही अडाणी लोकांना एकदम ज्ञान प्राप्त होऊ शकत नसल्यामुळे जसे सुरू आहे तसेच सुरु राहू द्या असे बुद्धिमान लोक सांगू लागतात असा युक्तिवाद करत असताना गरीबांच्या या अधोगतीकरता श्रीमंत लोकच जबाबदार आहेत ही गोष्ट मात्र तसरतात श्रीमंतांच्या ऐशारामाकरिता हि गरीब लोक गुलामांप्रमाणे रात्रंदिवस राबत असतात काही शिकण्याकरिता वा चांगले काम करण्याकरता त्यांना वेळच मिळत नाही या श्रीमंतांना पाहून गरीबी श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू लागतात परंतु त्यांना श्रीमंत होता आले नाही तर ते दुःखी होतं त्यांचा संताप होतो मग त्यांचा तोल जातो व ते भ्रष्टाचाराच्या बळावर पैसे मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागतात अशा प्रकारे पैसा आणि मेहनत या दोन्ही गोष्टींमधून काहीही निष्पन्न होत नाही असे दिसल्यानंतर आपल्या सर्व कौशल्याचा उपयोग लोकांची बसवणूक करण्यासाठी ते करू लागतात वास्तवात खरे श्रम तेच असतात ज्यामुळे काहीतरी उपयोगी वस्तू निर्माण होते उपयोगी ते असते ज्यामुळे मानवजातीचे भरणपोषण होते आणि भरणपोषण त्याला म्हणतात ज्यामुळे माणसाचे पोट भरते अथवा निधीच्या मार्गावर राहून आजीवन सत्कर्म करत राहण्याकरता प्रेरणा मिळते अशा प्रकारे विचार केल्यानंतर मोठमोठ्या योजनाही बेकार वाटू शकतील कारखाने उघडून श्रीमंत होण्याचा मार्गही पापाचा मार्ग वाटू शकेल अनेक लोक भरपूर संपत्ती गोळा करतात परंतु त्यापैकी काहींनाच त्या संपत्तीचा सदुपयोग करता येतो गोळा केलेल्या ज्या संपत्तीमुळे जनता विनाशाकडे ढकली जाते त्या संपत्तीचा या जगात कोणताही उपयोग नाही आज जे लोक करोडपती आहेत ते लोक मोठमोठ्या अनैतिक युद्धांमुळे करोडपती झाले आहेत वर्तमान काळातील अधिकांश युद्धाचे मूळ कारण पैशाचा लोभच असल्याचे दिसत काही लोक म्हणतात की इतरांना सुधारणे ज्ञान देण अशक्य असत त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीत राहण्यात आणि संपत्ती गोळ्या करण्यात काही गैर नाही परंतु असे म्हणणारे लोक स्वतःच नैतिकतेचे पालन करत नसतात नैतिकतेचे पालन करणारा माणूस लोभाला बळी पडत नसतो तो आधी आपल्या मनाला नियंत्रणात ठेवतो सन्मार्गावरून विचलित होत नाही व आपल्या कार्याने इतरांना प्रभावित करतो समाजाचे घटक असलेली माणसे जर अनैतिक असतील तर समाज नैतिक कसा असू शकेल आपण स्वतः स्वैराचार करून त्याचवेळी आपल्या शेजाऱ्यांना दुर्वर्तनाकरता धारेवर धरू लागलो तर त्याचे परिणाम कसे चांगले होतील अशा रीतीने विचार केला असता दिसून येते की पैसा केवळ साधन मात्र आहे आणि तो जसं आपल्याला सुखी करू शकतो तसंच तो आपल्या दुर्देशाचेही कारणीभूत ठरू शकतो चांगल्या माणसाच्या हातात जर तो गेला तर त्याचा उपयोग शेती करण्याकरता आणि पीक काढण्याकरता होतो निरागस शेतकरी श्रम करून समाधानात राहतात व त्यामुळे राष्ट्रही सुखी होते उलट पक्षी वाईट माणसाच्या हाती पैसा गेला तर त्याचा उपयोग बंदुकीची दारू तयार करणाऱ्या कारखान्याकरता होईल व त्यामुळे गोळावाळू तयार करणाऱ्या राष्ट्राचा व ज्यांच्यावर त्याचा प्रयोग होईल त्यांचाही नाश होईल त्यामुळे खरा माणूस हीच खरी संपत्ती असते ज्या देशात नीती असते तो देश धनवान असतो हा काळ विलासाचा नाही प्रत्येक माणसाने शक्य तितके श्रम केले पाहिजेत मागील उदाहरणात आपण पाहिले की जिथे एक माणूस आळशी असतो तिथे दुसऱ्याला दुप्पट मेहनत करावी लागते इंग्लंडमधे पसरलेल्या बेकारीचे हेच कारण आहे जवळ पैसा असल्यामुळे कितीतरी लोक उपयुक्त श्रम करत नाहीत त्यामुळे इतरांना त्यांच्याकरता श्रम करावे लागतात हे श्रम उपयोगी नसल्यामुळे श्रम करणाऱ्याचा त्यामुळे कोणताही लाभ होत नाही उलट त्यामुळे राष्ट्राची संपत्ती कमी होते वरवर पाहता लोकांना काम मिळते आहे जरी असे वाढत असले तरी खोलवर पाहता अनेक लोक बेकार बसून असल्याचे आपल्याला दिसेल शिवाय यामुळे मत्सरही वाढतो आणि असंतोषाची मुळे धरू लागतं अखेरीस धनवान गरीब मालक मजूर हे सर्व आपली मर्यादा सोडून देतात ज्याप्रमाणे मांजर आणि उंदीर यांच्यामध्ये कायम शत्रुत्व असते त्याचप्रमाणे श्रीमंत आणि गरीबात मालक आणि मजुरात शत्रुत्व निर्माण होते आणि माणूस माणूस न राहता पशुत्वाच्या पातळीवर पोहोचतो